स्कंध सहावा अध्याय सोळावा भृगुपुत्रांचा वध जन्मेजय म्हणाला भार्गवाचा वध करणारा हयहय कोणत्या कुलात जन्मास त्याने पुरोहितांशी वैर का केले त्या निरपराधी ब्राह्मणाचा वध कसा केला व्यास म्हणाले हे राजा कार्तविर्यार्जुन नावाचा महाबलाढ्य सहस्रहात असलेला राजा हयह कुलात जन्मला तो दत्तात्रय शिष्य प्रत्यक्ष हरीचाच अवतार होता तो शक्तीचा उपासक असून भृगुषींचा योग्य होता त्याने पुष्कळ योग केले राजाने दिली पुढे कार्तविर्याजुनाच्या पश्चात हय हय राजे निर्धन बनले त्यांना एकदा धनाची जरुरी भासली म्हणून ते भृगूकडे गेले पण धनलोभी भृगूंनी त्यांना विनमुख परत पाठवले काही भृगूंनी जमिनीत पुरून ठेवलेल्या धनापैकी काही धन भीतीमुळे ब्राह्मणांना वाटले काही ठेवले भ्रातील ब्राह्मण हय आणि ते आश्रम सोडून निघून गेले ते गिरीकंदराचा आश्रय करून राहू लागले पण धनाची फारत जरुरी भासल्याने हय हय राजे भृगूंच्या आश्रमात आले पण तेथे कोणीच नाही असे पाहून त्यांनी तेथील भूमीत खणले तेव्हा त्यांना विपुल धन मिळाले पण भृगुंच्या घरातून द्रव्य सापडलेले पाहून धनाशेने त्यांनी जवळच्या अनेक ब्राह्मणांची घरे खडली त्यामुळे सर्व ब्राह्मण भीतीने शोक करू लागले तेव्हा तेथेही धन सापडले क्रुद्ध होऊन हय्याने शरण आलेल्या ब्राह्मणांचा वध केला शिवाय त्यांनी भृगूंचा शोध करून त्यांच्या संपूर्ण कुलाचा नाश केला भृगूंचे गर्भसुद्धा नाहीसे केले नंतर ते पृथ्वीवर अभिमानाने विहार करू लागले भृगूंच्या स्त्रियांच्या गर्भाचाही नाश झाल्याने स्त्रिया झाल्या इतर मुनी ते अवलोकन केल्यावर ते म्हणाले क्षत्रीय आणि ब्राह्मणांवर इतके क्रुध्य हो होऊ नये भृगुपत्नींच्या गर्भाचाही वध करून तुम्ही फारच निंदकर्म केलेत पाप पुण्याचे फल याच लोक भोगावे लागते म्हणून तुम्ही असले कर्म करू नये पण मत्त झालेले हया मुनी म्हणाले कपटी भृगूंनी आमच्या पूर्वजांकडून धन हरण करून घेतले म्हणून ते वंचक आहेत आणि बघ्याप्रमाणे आहेत आश्वासन देऊनही त्या लोभी भृगूंनी आम्हाला नकार दिला आमच्या पूर्वजांपैकी कार्तविर्याकडून त्यांनी धन प्राप्त करून घेतले होते विप्रांनी धनसंचय न करता दान यजन उपभोग यासाठी द्रव्य खर्च करावे कारण धनाला चोर राजा अग्नी इत्यादींपासून भय असते द्रव्याचे केवळ रक्षण करणारा हा मृत्यू पाल्यावर नरकात जातो पण धन मात्र तेथेच राहते पुण्यमनाने दान आणि भोग यातच द्रव्य व्य करावे पातक्यांच्या धनाचा नाश होतो कृपण आणि वंचक पुरुषाला राजाने शिक्षा करावी म्हणून आम्ही गुरूंचाही वध केला याबद्दल तुमच्यासारख्या श्रेष्ठ मुनींनी क्रुद्ध होण्याचे कारण काय अशा प्रकारे भाषण केल्यावरही इतर मुनींनी त्यांना निवारण करण्याचा प्रयत्न केला पण ते भृगुस्त्रियांचा शोध करीत पृथ्वीवर हिंडू लागले तेव्हा काळजीने कृष झालेल्या त्या भृगुस्त्रिया रडत रडत हिवालयाच्या आश्रयाला गेल्या लोभामुळेच ह्यांनी भृगूंचा नाश केला लोभ हा दुःख आणि नाश यांचा करताच आहे लोभामुळे पापाची वृद्धी होते लोभामुळे कुल जाती धर्म यांचा नाश होतो तसेच आपत नाश होतो क्रोध अहंकार काम लोभ हे सर्वात मोठे शत्रु आहेत लोभामुळेच पापी हय यांनी नाश केला खरोखरच लोभी पुरुष कोणते निंदेकृत करणार नाहीत अध्याय सोळावा समाप्त